स्कंध चौथा अध्याय पंचवीसावा पराशक्तीचे श्रेष्ठत्व जन्मजय म्हणाला हे मुनी श्रेष्ठ आपल्या सांगण्यावरून वैष्णवशवाच्या ठिकाणी सुद्धा दुःख असल्याचे अवलोकन करून मला संदेह प्राप्त झाला आहे नारायणाच्या अंशापासून उत्पन्न झालेला जो प्रतापी वसुदेव पुत्र हरी त्याचाही बालक सुटिका ग्रहातून कसा गेला रम्य नगराचा चांगला बंदोबस्त असून त्या नगरात सुरक्षित असलेल्या सुतिकागृहामध्ये त्या दैत्याने प्रवेश कसा केला त्या अर्भकाला कसे नेले वासुदेवाला तो राक्षस कसा समजला नाही व्यास म्हणाले हे राजा ही भगवती माया बलाढ्य असून नरांच्या बुद्धीला मोह पडणारी आहे तिच्या तावडीत सापडलेला मोह पावतो देवांना सुद्धा मनुष्ययोनी प्राप्त झाली असता सर्व मनुष्य देहसंबंधी गुण प्राप्त होत असतात मनुष्य प्राप्त झाल्यावर देवांच्या ठिकाणी त्यांचा मूळ देव स्वभाव राहत नाही असुरांचे असुर भय तंद्रा मोह शोक संशय हर्ष अभिमान जरा मरण अज्ञान ग्लानी दुःख ईर्षा असुया मन आणि श्रम हे देहसंबंधी गुण मनुष्य योनी जन्म झाल्यावर प्राप्त होतच असतात हे भूपते पुढे आलेला सुवर्णृ जानकी हरण जटायू मरण आणि अभिषेकाच्या दिवशी ज्याप्रमाणे रामाला समजली नाहीत त्याचप्रमाणे आपल्याकरता शोकाने पित्याला मरण येईल हेही त्याला समजले नाही सीतेला पाहात पाहत तो ह्या वनातून त्या वनामध्ये अज्ञानी पुरुषाप्रमाणे हिंडत राहिला परंतु रावणाने सीतेला बलात्काराने हरण करून नेल्याचे त्याला समजले नाही महाबला रघुनंदन रामा संग्रामामध्ये महाबलाढ्य कुंभकर्ण रावण मेघनाद आणि निकुंभ यांचा वध केला त्या जनार्दनाला जानकीचे निर्दोषत्व न समजल्यामुळे प्रज्वलित अग्निमधे प्रवेश हे दिव्य त्याने तिच्याकडून करदोश असताना ती दोषी आहे असे समजून लोकापवादा त्याग केला असल्याचे रामाला समजले नाही तेव्हा हे उभयता महाबलाढ्य पुत्र तुझे होत असे म्हणून वाल्मिकी मुनी त्याला सांगितले जानकीने पाताला गमन केल्याचेही त्याला समजले नाही त्याचप्रमाणे क्रोधाविष्ट होऊन तो राम भ्रात्याचा वध करण्यास उद्युक्त झाला आणि शेवटी खरदैत्याचा नाश करणाऱ्या त्या रामाला कालाचेही आगमन समजले नाही गोकुळामध्ये यदुनंदन कृष्णालाही कंसाच्या भीतीने मनुष्य देहसंबंधी अनेक प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागला ह्यात संशय घेण्याचे कारण नाही जरा संधाच्या भीतीने तो हरिद्वारकेला गेला हा युद्ध स्त्रीचा मान राखण्याकरता इंद्राचा पराभव करून त्याने कल्पवृक्ष हरण केला ह्यावरून विचित्र कर्म करणाऱ्या त्या प्रभू श्रीहरीचे परावलंबित्व उघड होते आपला पती जो श्रीहरी त्याला वृक्षाशी बांधून सत्यभाम्याने नारदाला अर्पण केले आणि सुवर्ण देऊन त्या स्त्रीने आणता क्षणी प्राप्त होण्याविषयी कृष्णाची प्रार्थना केली तपश्चरेचा निश्चय करून तो महातपस्वी शिवभक्त उपमन्युमुनीकडे गेला तेथे गेल्यावर उपमन्यूला गुरु करून हरिने पाशुपती दीक्षा घेतली तेथे त्याने उग्र तपश्चर्या केली प्रथमता शिव तत्पर राहून आणि फलाहार करून एक मास संपेपर्यंत शिवमंत्राचा त्याने जप केला दुसऱ्या महिन्यापासून जलाहार करून तपश्चर्या करून तो हरी एका पायावर उभा राहून तपश्चर्या करू लागला तिसऱ्या महिन्यात पादांगुष्टाच्या आग्रावर उभा राहून आणि वायुभक्षण करून त्याने तपश्चर्या केली सहाव्या महिन्यामध्ये त्याच्या भक्तिभावामुळे भगवान रुद्र प्रसन्न झाला आणि चंद्रकला धारण करणाऱ्या विष्णू देवांसह होते यक्ष आणि गंधर्व हे त्याची सेवा करीत होते या वासुदेवाला उद्देशून शंकर म्हणाले हे कृष्णा हे महाविचारी यादव नंदना मी तुझ्या उग्रतपाने संतुष्ट झालो आहे काय मनोरथ असतील ते तू कथन कर मी ते शेवटाच नाही संतुष्ट झालेल्या अवलोकन करून भगवान देवकी पुत्राने त्याच्या चरणांवर प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या समोर स्थित होऊन तो सुरेश्वर सनातन वासुदेव मेघासारख्या गंभीर वाणीने त्याची स्तुती करू लागला कृष्ण म्हणाले हे देवादिदेव हे जगन्नाथ हे सर्वभूत दुःखनाशक हे विश्वयोने हे दैत्यनाशका हे त्रैलोक्य उत्पादका तुला नमस्कार असो हे शूली हे पार्वती वल्लभ आणि दक्षयज्ञविधात अशा तुला नमस्कार असो हे सुव्रता तुझ्या दर्शनाने मी धन्य आणि कृतकृत्य झालो तुझ्या दर्शनाने प्रणाम केल्यामुळे आज माझा जन्म सफल झाला आहे हे जगदगुरु ह्या संसारामध्ये स्त्रीचना त्या पाशापासून रक्षण व्हावे याकरता मी तुला शरण आलो आहे हे दुःखनाशका मनुष्य योनीमध्ये जन्मास येऊन मी खिन्न झालो गर्भवासामध्ये मला दुःख प्राप्त झाले जन्म झाल्यानंतरही कंसाच्या भीतीमुळे गोकुळामध्ये मी दुःखीच होतो तेथे मी बल्लवांचा असा नंदगोपाल झालो हे प्रभू राजाच्या भीतीने परंपरागत चालत आलेला जो शुभ आणि दुर्लभ मथुरा देश त्याचाही त्याग करून मी द्वारावती नगरीमध्ये गेलो हे प्रभो य शापाने बद्ध झाल्यामुळे मी केवळ धर्मरक्षण तत्पर राहून चांगले समृद्ध राज्य ही त्या उग्रसेना केली हे सुरेश्वरा हे जगदगुरु याचना करण्याची मला लाज वाटत आहे कारण सुरेश्वर भक्तवत्सल आणि मुक्तीदायक असा तू आराधनेने प्रसन्न झाल्यानंतर कोण बरे मूढ पुरुष तुच्छाने नश्वर फलाची याचना करील हे प्रभु, हे जगदीशा, हे शंभू मायेने माझे अंतःकरण मूढ झाल्यामुळे आणि स्त्रीने प्रेरणा केल्यामुळे मी मुक्ती देणाऱ्या तुझ्याजवळ पुत्र सुखाची याचना करीत आहे मला वैराग्य उत्पन्न होत नाही मायापाशाने बद्ध झाल्यामुळे विपुल दुःख भोगण्याकरता ह्या भूमंडळावर शापामुळे मी नारायण अंशरूपानेच उत्पन्न झालो आहे कृष्णाने सवन केले असता महेश्वर त्याला म्हणाले हे प्रसादाने तुला पुष्कळ पुत्र होतील तुला एकंदर सोळा हजार आणि पन्नास स्त्रिया होतील त्यापैकी प्रत्येकी होती। इतके सांगून प्रसन्न मुद्रेने युक्त असलेले शंकर स्वस्त बसले असता नम्र झालेल्या मधुसूदनाला देवी पार्वती म्हणाली हे कृष्णा हे नराधिपते या संसारामध्ये तू सर्व जगतास श्रेष्ठ होशील हे तर नंतर वर्षे जनार्दना हो तुझे पुत्र संग्रामामध्ये एकमेकांना मारून नाश पावतील इतरही सर्व यादवांचा तसाच क्षय होईल तू अर्जुनासह देहत्याग करून स्वर्गाला जाशील हे कृष्णा हे मधुसूदना तू निजधामाला गेल्यानंतर अष्टवसूंच्या शापामुळे चोर तुझ्या भारतीना हरण करून नेतील शोक करू नकोस असे सांगून देव अंतर्धान पावले कृष्ण द्वारकेला परत आले तीस सुरेश्वरी स्वतंत्र असून स्वेच्छेने विहार करणारी आहे त्या महेश्वरीचे पूर्ण मनोभावाने सेवन केले पाहिजे तिच्या सेवनापेक्षा त्रैलोक्यामध्ये अधिक काही नाही ज्या कुलामध्ये देवी हे दैवत नाही त्या कुलामध्ये जन्म न होणे बरे मी देवीच असून आहे अक्षय जगदंबिकेचे चिंतन करावे वेदांचे श्रवण मनन वगैरे करून गुरुमुखाने हिचे ज्ञान झाल्यावर त्या आत्मरुपिणी देवीचे एकाग्रमनाने नित्यध्यान करावे ब्रह्मा विष्णू वगैरे देव आणि गौरी लक्ष्मी इत्यादी देवता ह्या निरंतर त्याच सचिदानंद रुपिणी त्यावेळी त्यांनी जणू काय पाचवा वेदच असे ते श्रीमद भागवत पुराण सांगितले मी त्यांच्याकडूनच ते ऐकले अध्याय पंचवीसावा समाप्त स्कंध चौथा समाप्त